परिशनतेवर परिचता आहे विषयाच्या ठिकाणी ठाकरे अनेकही अविकास आपण त्यांचा परिणाम काय झाला की या ज्ञानाला रूपाने आश्रयाची त्या ज्ञानाला वृत्तीला उपाधुनी किंवा वृत्ती या रूपाने ज्ञानाची प्रमाणाची परिचनता प्राप्त आणि हृदयाच्या उपाधुनी आपल्याला जे काही पदार्थ असतील त्या विषयाच्या रूपाध्ये विषयाच्या रूपाने जिव्याची परिच्छणता प्राप्त प्रणयाची परिचन्नता प्राप्त उपायची परिष्णता म्हणजे प्रमाणाची परिषणता मृत्यूच्या उपायने प्रमाणाची म्हणजे ज्ञानाची परिचणता किंवा आश्रयाच्या रूपाने असलेली आश्रयाची किंवा ज्ञाताच्या रूपाने असलेली आश्रयाची परिचणता दोन्ही प्रकारची परिष्णता निवृत्ती आपण प्रेमप्रकाश आणि अपरिच्छुन्न आहे अपरिच्छुन्न असलेला निर्ताधिक असलेला प्रेमप्रकाश असलेला आत्मा त्या ठिकाणी या प्रमाणांना असल्याप्रमाणे अयोध्याही या ठिकाणी सुलक राहते कार्य अयोध्या पाठी सगळ्यांचा विलास करत अयोध्य म्हणून ते कुठे गेला युद्ध चालला होता तो लोक चाललेला त्याच्याला काय तो युद्ध करतो त्या की त्या तो मुखाध्याच्या तू गुण जी करतो नाही करा मला या यज्ञाच्या पोटी त्याला कुठला ठरवलं तेव्हा माझा यज्ञा नाही मला तुम्ही त्याची जरी गोष्ट खरी असली तरी आपण याचे आपण करा आपण त्या मार्गाने आला आपण त्या मार्गाने चालतो या तेव्हा निवांत येतो पंडित त्याप्रमाणे आमचं सगळं वर्ण तुला माहिती आम्ही तुझ्या करतो आहोत तेव्हा ती कृपा करून आम्ही तुला हार्दिक सगळं का मी माहिती आहे म्हणूनच आपला उपयोग होत परमेश्वराच्या प्रकाशनात असतात त्याला ही परंपरा चालवायची आहे त्याला परंपरा चालवायची त्याला ते सगळं लागत महानी सजा नियम ही मर्यादा तो जोडीत नाही ही मर्यादा जोडायचं काम फक्त संतांनी संत मात्र म्हणतात काही नाही अज्ञानाचा पूर्ण विनाश करून त्याला आत्मस्वरूपाकडे घेऊन जायचं असं कणवाळूपणाने अत्यंत दयाळूपणाने हे म्हणतात अधिक मोगून परिश्रम करून त्यांनी ज्ञान संपादन केलंय आमच्यासारखे जी जीव पूर्वी आम्ही कष्ट भोगलेले की याना तरी कष्ट होऊ नये हे म्हणून संत भक्तांचं करतात म्हणून तर देवापेक्षाही संतांचं उदार अधिक आहे संतांचे उपकार अधिक आहे स्वरूपदृष्टीने देवी संत एकच आहे तरी सुद्धा उपाधी नेत्यांनी हे त्यांचं वर्णन याचा काय लागणार आहे तुझी प्रमाणांचं काय चालणार आहे काही चालणार नाही प्रमुला व्याप्त करून सदुयाचं ज्ञान प्रमाण करून हे आहे की जे पदार्थ प्रमुख प्राप्त होतात प्रमेय भावाला प्राप्त झालेल्या अज्ञानाने आवृत्त विषयाला अज्ञानाचा आवरण निवृत्त करून तंत्रज्ञान करून देतात ही गोष्ट जरी खरी असली तरी हा जो मात्र स्वरूप असलेला परमात्मा की जो प्रमेय भावालाही योग्य नाही कधी तो प्राप्त होत नाही त्या दोन प्रकाश परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी त्या पराधिवानी वा सर्व शब्द प्रत्यक्षाने प्रमाणे कसे तरी प्रवृत्त होतील तर नाही आता तसा प्रमाणाच्या ठिकाणी प्रमेयाला दाखवून राहून आपलं प्रमाण तो नांदवणं हा प्रमाणाचा स्वभाव पण हा स्वभाव परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी चालत आणि त्या प्रमेयाची सिद्धी करून प्रमाणाचे चांगले होत नाही कारण प्रमाणता प्रमाणांच्यावर अवलंबून तेव्हा विषयाचं ज्ञान घेऊन आता त्या ठिकाणी आता प्रमेय म्हणायचं आणि स्वतःसिद्ध आता प्रमेय नव्हे पण बोलण्यासाठी म्हणून स्वतः परमात्मा स्वतःसिद्ध सण प्रकाश आहे प्रमाण लावून काय देवा लावणार काहीतरी आमचा देवाचा पराव त्याप्रमाणे प्रमाणाची अपेक्षा आहे म्हणून त्याच्या प्रकाशनात अन्न कार्याची अपेक्षा नाही होती त्याप्रमाणे परमात्मा त्या प्रकाशित करण्याला प्रत्यक्षाची सहा प्रमाणे होती काय घटपटाधिकांचं ज्ञान करून देतात आणि यथार्थत्वाला प्राप्त होतात फार्थ होतात प्रमाण आहोत बघा घटाचं ज्ञान करून दिले की नाही ज्ञान करून दिले की नाही पण भटप इत्यादी विषय भेदाने ज्ञान मात्र असतो त्या ठिकाणी सर्व प्रमाण प्रमाण आणि प्रमातृभाव हे सर्व त्या सर्व नव्हता विलीन होता कारण ते सांगतात आमचं काही हे चालत नाही आम्ही त्यांच्यावर बघणारे आहोत जाणव जाता या प्रकारे त्या वस्तूला ना महात्मवस्तूला जाण्याला गेला असताना जाणवेची वस्तुरूपताना अर्थ प्रवृत्त आहे एका माणूस स्वरूप ज्ञानामध्ये प्रवृत्तीवाला जाणवण्याची ज्ञान म्हणजे त्रिमात्र ज्ञातृ निरागीन केवळ जी ज्ञान त्या ज्ञान रूपतेला आज ज्ञापाव जाणणे आणि जाणता असं काय जाणणे म्हणजे ज्ञान आणि जाणता म्हणजे ज्ञात ज्ञान आणि ज्ञाता हे तरी कसे हे राहणार हे उरणार का ते उरणार नाही हे तिथे सरणार संपणार ते राहणारच ज्ञाता म्हणजे जाणता आणि म्हणजे ज्ञान ज्ञाता आणि ज्ञान हा ज्ञाता ज्ञान आणि जे तो तो भाव तिन्ही शिल्लक राहतील तर अविद्यात जर किती नाही सोम प्रकाश परमेश्वर स्वरूपाचं अज्ञानच नाही सोम प्रकाश परमेश्वराच्या ठिकाणी अज्ञान तापी शासना ज्ञातृज्ञ भाव व ज्ञान ते कसे शिल्लक राहतील राहणार वस्तूला विशेष करून स्वरूपच असल्यामुळे त्या ज्ञानावरूप परमेश्वर स्वरूपाच्यावरूप आहे इतकंच नाही तर ज्ञात तद्र बोलत होती हृदयाला जाण्याला शिल्लक राहते प्रत्येकाने सहा प्रमाणे परमात्म जाण्याला गेलेला हा माणूस ही वृत्ती की ज्ञान ज्ञाता आणि जीव या दोन भावांनी विवर्जित झाल्या त्या ज्ञातृत्व वेध भावाच्या ठिकाणी कसं राखील शिल्लक अर्थ नाही काय होईल त्याचं उत्तर प्ल्रयोच करत नहां कर दित सततततत śतोंfeld है ज्यां कर दो भर्क थ्छो आंपकर भालोप दित सततत Detुиваем की की की क्ईडर है? कि क्ईडरी इत प्लाप झाम क्पण सतततत infinity हृण परस्पर अवलंबी असतात प्रत्यक्ष मी कसं उरवला तर तसं उत्तर मी भाव राखणे ज्ञाता राखणे ज्ञान भाव Ale ja pani, a proszę tu dać to, co jest तात्पर्य आहे अंतिम असं कले विचार करताना कशी सुख असते काय अबद्ध नाही वाटत नाही आता शेष विचाराचा नसतो विचाराचा शेष नसतो विचारत विचाराचं हे कारण विचाराचं हे तात्पर्य आहे ती राहणार नव्हती ते ती त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दिली होती and he is <laughs> मी त्याच्या माने आणि मग माझ्या ठिकाणी मी मानणार नाही त्या सांगितलं संसार कोणाच्या वेळेस तुला काय करायचं त्याच्यावर नाही त्याची काय करावी त्याची काय स्थिती पुढे चंद्रप्रभू बाळ अयोध्येला आले सिंहासनावर रामायण संपलं नाही कैदेवीला असं वाटलं काही कारण नाही लक्ष की हे ने ने रामा तू जे युद्ध करून त्या सीतेला घेऊन इथे पडत आला सीतेला त्या राहण्याने पळवलं होतं त्या रावणाची मंडळ आहे कशी मला वाटायच्या म्हणाल रामचंद्र प्रभूला माहित होत की तिच्या विचारामुळे तर मला वनवास बोगायला लागला आता तिचे विचार जर मी ऐकतो बोलावा लागेल पण हा विचार रामचंद्र प्रभूने त्यांनी केला नाही तिला घेऊन तुम्हाला लंकेला <laughs> गेले आणि तिला संपूर्ण लंका दाखवली तिथली माहिती सांगितली कसं उद्योगाला वगैरे वगैरे आता बाईचा प्रभाव खरं केंद्र सोळा पाहिल्यानंतर ही बाई रामचंद्र प्रभूचा इला बाई म्हणतो येत की राहणे कारणाने ती आपल्याला घडलेली आहे पण चुकवून रामचंद्र प्रभू कुठे त्या कुंभकर्णाच्या बायकोकडे गेली आणि कुंभकर्णाच्या तुझी काय एकंदर स्थिती आहे तुला कोण आहे वगैरे वगैरे विकासच करेल म्हणून आमच्या पटीराजांनी त्या मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाला आरण्यात त्याला आम्ही अरण ठरलाय तो रोजा कुठं आहे तो शोधून आणून त्याला सांगितले की तुझी इच्छित तू मान म्हणून आपल्या पुढे बालकांनी विचारायचं नाही ते कारण आहे का रामायण आल्यानंतर परत तिथे काय ते कुठे गेला विचारायचं तो मुलगा सोडायचा आणि त्याला आणून पुन्हा तिथे बांधून नोंद द्यायचं आता रामायण गुरु व्हायचं रामायण संपलं आता मुळगायन म्हणायचं थोडंसं सांगायचं पुढे इच्छा निर्माण कुठे काय झाला इच्छा निर्माण झाली तीच बोलतात इथे पदांची का वाट लागली तर ते घरच आहे अशी पुढे होते काय सांगतो आता म्हणजे ती का तू इतर टायमा सांगताय विषय आता अवद्या वाटत पुढे जितक्या जवळ जाऊन यावृत्ती करून तुम्हाला त्याच ज्ञान करून देण्याचं शब्दाचा जो विषय झाला त्याचा अर्थ लक्ष स्वरूपाने तुम्हाला जितक जवळ निवून सोडता येईल तितक जवळ निवून सोडण्याचा मौलीने प्रयत्न केलेला आहे असा त्याचा सार्थ आहे सार या परमात्मा कधीही सांगितला जाणार नाही कारण कोणत्याच पदाने सांगितला जात नाही त्याचं मोजलेले माफी काटेतो शब्द असो लो शब्दाला तो विषय होत नाही गोष्ट असल्या कारणाने रूपाने तुम्ही शब्दाने सांगाल त्या रूपाने तो नाही म्हणून शब्दाने तो सांगितला जात नाही आणि तुम्ही शब्दाने जे जे काही सांगाल ते त्याचं रूप कधीच नाही त्या शब्द द्वारा त्याचं ज्ञान करून देता येत नाही शब्द मग काय करता तर ही शब्दांची व्यावृत्ती करून जण दुःखाची आपल्याला रोज प्रती असल्यामुळे ज्ञात असलेल्या आणि असज दुःखांची व्यावृत्ती करतात हे पहिलं काम शिकवण्याच्या ज्या अथवा बोलण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या अशा पूर्वक एक सांगण्याची पद्धती अशी आहे माणसाने पहिल्यांदा अगोदर जो श्रेष्ठ असेल त्याच्याकडून सांगायला सुरुवात करावी किंवा व्यवहारात बोलायचं मान पाठावर बसण्याचा मान खुर्चीवर बसण्याचा मान कसा आहे त्यामुळे श्रेष्ठ असेल त्या वृद्धाला अगोदर जागी द्यायचा सगळं अर्थ आहे वयानं श्रेष्ठ असेल वर्णाने असेल आश्रमाने असेल ज्ञानानं वृद्ध असेल तर वृद्धाला थोर पुरुषाला पहिली मनाची जागा जो पहिल्या क्रमांकाचा मनुष्य आहे पहिली जागा द्यावी आणि तिथून मग बाकीच्या सुरुवात करावी हा एक प्रकार दुसरा प्रकार असा आहे की थोर आणि सांगायला सुरुवात करावी असा दुसरा प्रकार ज्ञाताकडून अज्ञाताकडे असं त्याला म्हणता येईल त्याप्रमाणे तुम्हाला जे ज्ञात आहे त्याच्याकडून तुम्हाला अज्ञाताकडे त्या पद्धतीप्रमाणे हे सांगणं चाललेलं आहे या करून, परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी कारण त्यांचाही परमात्मा वाच्य होऊ शकत नाही म्हणे जातृन नुसदेचे ज्ञान असल्या कारणाने म्हणतात आम्हालाही तो ज्ञानाचा नियम असा आहे की जे जे पदार्थ ज्ञानाला विषय होतात ते देशाने कालाने आणि वस्तूने मर्यादित होत असल्यामुळे त्या सीमित पदार्थांचं ज्ञान करून देऊन हे पद काय मोठेपणाला प्राप्त होणार आहेत उलट स्वरूपाचा असल्यामुळे अपरिच्छिन्न स्वरूपाचा असल्यामुळे व स्वयंप्रकाश असल्यामुळे कोणत्याही प्रमाणाला तो विषय होत नाही त्यात शब्दालाही विषय होत नसल्या कारणाने ही पदं अन्नची करतात व आपल्याला विषय होत नाही म्हणून नाही असं नसून तो आहे त्यांच्या सत्तेवर आम्ही जगतो म्हणून उपजीव्य त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी ही पदही सदाची हा सिद्धांत स्पष्टीकरण करण्याच्या दृष्टीने दृष्टांतपूर्वक सांगतात ही निघाली त्या परमेश्वर स्वरूपाला प्राप्त करून घेण्यासाठी निघाले परत परमेश्वर स्वरूपाला प्राप्त करून घेण्याकरता निघालेली ही पद परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी निष्फल ठरली ू शकत नाही त्याच प्रकाशन करू शकत नाही असं ठरल्यानंतर हे पद त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी त्याला दृष्टांत देतात कि समुद्राला जाऊन ओघ जसा संपतो माग जसा त्या वस्तूच दर्शन करून देऊन आपला तो सदा संपतो काय करत का ते व्यवहारातही आपण ही गोष्ट पाहतो की फळाची उत्पत्ती ते त्यावेळी फुलाचा नाश होतो पुष्पनाश झाला तेवढ्या संमत नाही तर फळाचा नाश होतो कधी तर रसपा रसरूपांच्या मध्ये ज्यावेळी रूपांतरित होतो त्यावेळी फळाचाही नाश होतो आणि रसाचाही नाश होतो पुढे दान तो नाश पुढच्या पुढच्या पुढच्या पुढच्या मागच्या मागच्या म्हणा किंवा आधुनिक वैज्ञानिक म्हणतात कि बाबा कोणताही जगामध्ये नाश पाहत नाही पदार्थाचा विनाश मान्य नाही पदार्थाच ते रूपांतर होत असं म्हणतात पण नाशिक गोष्ट त्यांना मान्य होत नाही वेगळाचा नाश झाला तर मृत्यू त्याचं रूपांतर होत एखाद्या पण त्यागणी वगैरे टाकला तर त्याचं अग्नीत रूपांतर होतं म्हणजे पदार्थ त्या अग्नीच्या रूपाने वा भरूपाने शेष राहिले नाहीत तर रुपा ते म्हणतात वायु रूपात त्याचं रूपांतर झालं रूपांतर ते म्हणतात ते विनाश झाला ही गोष्ट मान्य करीत आणि तीच गोष्ट आपल्याला इथे दिसून येईल कि पुष्पनाश झाला नाही फलाची उत्पत्ती झाली म्हणजे पुष्पाचं फलोत्पत्तीमध्ये रूपांतर झालं फलनाश नाही झाला झालं रसनाश झाला नाही तर रसाच वृत्तीमुळे रुपांतर झालं असं रूपांतर होत जात असं त्यांचं जे म्हणणं आहे त्याच पद्धतीने ते महाराज सांगतात एकाचा विनाश दुसऱ्याच्या उत्पत्तीला कारण असं म्हणा दुसऱ्याची उत्पत्ती पहिल्याच्या विनाशाला कारणा म्हणत पण यामुळे कोणाचाही नाश न होता रुपांतर हे जसं होत राहावं त्या पद्धतीने तो आहोतीमध्ये टाकून मध्ये त्याचा निक्षेप करून ते हात ज्याप्रमाणे स्वतः येतात आवती द्यायची आणि हात माघारी हात थांबावेत म्हणून थांबावेत किंवा आपलं कार्य आता का संपलंय म्हणून थांबावेतो पुढचं करण्यासारखा थांबाव पण थांबतात आवती देऊन ज्याप्रमाणे अग्नीवर हवीर द्रव्यांचं हवीर द्रव्यांचा निक्षेप करून ते हात ज्या प्रमाणे मागे येतात आपल्या जागी थांबतात किंवा गायन होत अगदी पंचम स्वराज गायन होत राग रागिण्या सगळ्या गायल्या जातात दिवसाची रात्र रात्रीचे दिवस करून गायल्या जातात पण त्या सगळ्या राग रागिण्या गाऊन झाल्यानंतर गायन संपत तासाने दोन तासाने चार तासाने सुख सुख सुखाची निर्मिती करून स्वतः मात्र उपशम पावतो ते गायन उपशमाला पावलं तरी सुख मात्र त्याने निर्माण केली जास्त हा त्यातला मूळ भाग आहे म्हणजे सुख उत्पन्न करून श्रोत्यांना गायनाचा गायन करणारा गायन करतो तो निघून जातो पण त्या गायनाचा जो एक आनंद आहे तो आनंद माझा त्या श्रोत्यांच्या मनामध्ये राहत असतो त्या गायनानंदामध्ये लोक जात असतात असं सांगितलं मुद्दा मी सांगतो कि दे मानवाला एवढी योग्यता दिली आहे त्याला काही होीतीने जर गायन झालं तर त्याला गायन करत नाही तो दादची मेरफल फार उत्तम झाली बरं का त्याला विचारलं तुला काय कळलं तो म्हणून कुठं संयपण होती कालातून ते सांगतो तो म्हणतोय किंवा काल समजण्याकरता मी तिथे गेलो काल मी गायनाला गेलो होतो समकाल मला माहित नाही पण गायन बरी गायन झालं त्याला विचारलं गायन बरी गायन तुला काय घातलं कळलं मग कशासाठी दुरस्तुती करतो त्याला काहीही कळलं नाही तर स्वयोजना काल योजना योग्य होती असं जस सहज माणसाला कळावं तर ही योजना ईश्वराने करून गायन संपलं की प्रत्येक माणसाच्या मनावर त्या चांगलेपणाचा परिणाम राहतो तसा ते परिणाम राहून गायन मात्र संपलेला आपल्या समोर आपण आरसा आणतो हा आरशाचाही दृष्टांत मोठा मार्मिक आहे आरसा आपल्या समोर आणण्यापूर्वी आरसा आपल्या समोर आणल्यानंतर व आरसा बाजूला सारल्यानंतर तीनही अवस्था पण चिंतनीय तुम्ही चिंतन करा रोजच्या अनुभवाचा दृष्टांत आहे अर्थ पूर्वी मुख आपल्या अंगाने आपल्या स्थानी जेवढं जसं ज्या रूपाच तेवढं तसं त्या रूपाचं असत कोण आपल्या समोर अर्थ म्हणजे आपल्याला आपलं मुख त्या दर्पणामध्ये दिसण्याच्या पद्धतीचा बऱ्याच वेळा आपण विचार केला आणि आपल्या मुखाला समोर आणल्याबरोबर आपल्याला आपल्या मुखाचं दर्शन होत आपल्याला त्याच प्रतिबिंब दिसायला लागत आणि ज्यावेळी अर्था बाजूला जातो त्यावेळी आपल्याला आपल्या प्रतिबिंबाची प्रतिती येत नाही पण मुख जे स्वरूपाने एक आहे प्रतिबिंब दिसण्यापूर्वी प्रतिबिंब दिसत असताना व आता प्रतिबिंब दिसत नाही तेव्हा तिन्ही काळामध्ये मुखाचा जो ऐक्य बोध आहे तो ऐक्य बोध अनुस्थित आहे त्याची उवळ मात्र कुठे सुटलेली नाही मुखाचा ऐक्य बोध हा त्यातला कारण दोन त्याच्यामध्ये निर्माण झाले होते मुख ध्वळ तिथे निर्माण झाली नाही दोन मुख निर्माण झाली नाही फक्त डोळेचा प्रतिवाद झाला मात्र त्या काही थोडासा वार्ताहर सांगायचा झाला तर वृत्ती प्रभाग करताना असं सांगितलेलं आहे कि ज्यावेळी आसा आपल्या समोर येतो त्यावेळी तीन गोष्टी तिथे मुख्यत्वाने आपल्याला दिसत काय दिसत असतात पहिली गोष्ट ते दर्पणा टोय असं वाटतं त्याला दर्पणा सत्व असं म्हटलेलं आपण जर पूर्वीला तोंड करून उघड्याच ते पश्चिमेला तोंड करून उभड्यात मुलीला प्रत्येक मुखायचं विरुद्ध दिशेला त्याने मुख केल्यास आपल्याला दिसत प्रतिबिंबा छायेमध्ये आणि प्रतिबिंबामध्ये छायेला प्रतिबिंब व प्रतिबिंबाला छाया असं म्हटलं जात पण हे म्हटलं जात हे सूक्ष्म रीतीने असं बोलता येत नाही कारण छायेच आणि ज्याची छाया पडली त्याच मुख एका दिशे लागत प्रतिबिंबाचं आणि बिंबाचं एका दिशेला मुख असत नाही त्या दोघांच मुख एकमेकांच्या आमने सामने वाटत एकमेकांचे एकमेक प्रतिवंद होत असतात असा या प्रतिबिंबा म्हणजे आरसा आणण्यापूर्वी मोफ होत आरसा बाजूला गेल्यानंतर मोफ होत ते आपल्या अंगाने एकत एक होत एक होत पण मध्यंतरी स्वभिनत्व दर्पणस्थत्व त्या तीन गोष्टी जरी दिसल्या वा तीन रूपाने जरी द्वैत प्रतिभास झाला तरी तीनही रूपाने द्वैत प्रतिभास होऊन ऐक्य स्वरूपाला या नाही याला म्हणायचं ऐक्यबोध या तो, तो कायम असतो त्याचा मुखाचा ऐक्यबोध त्याचा कायम आहे म्हणजे ज्यावेळी या तीन गोष्टींची प्रतिती किंवा तीन रूपाने मुखाची प्रतिती येत होती त्यावेळी माझ मुख आपल्या स्वरूपात ग्रीवास्थमुख असं ज्याला म्हटलं त्याने माने मुख ते हा ऐक्यबोध जसा अनुस्त असावा शुद्ध स्वरूपाचा असावा त्याप्रमाणे महाराज म्हणतात ही पद येऊन या पदानी येऊन या आसृद्धी करो किंवा न करो करून हे स्वत जेव्हा विली होतात तरी सुद्धा सच्चिदानंद वस्तु स्वरूप परमात्मा आहे त्याच जे वास्तव स्वरूप है, है, है।, वा है। ते निर्बाधक स्वरूपात आहे त्याच्यामध्ये मात्र कोणत्याही प्रकारची न्यूनता वाधिकता निर्माण होत नाही दर्पण हे ज्याप्रमाणे आपलं मुख दाखवून स्वतः निवृत्त होत आणि मुखरे हे आप आपल्या अंगाने जागच्या जाग जागे असतो आणि पाहणाऱ्या बोध हे जसा कायम असतो किंवा हा जागा करणारा त्या जो घेतल्या माणसाला जागा करतो तो निघून जातो किंवा तो स्वतः आपलं कर्म संपल्यानंतर मनुष्य जागा होतो म्हणून म्हणतात त्याप्रमाणे स्वरूप होत आहे कि म्हणाच्या प्रस्फोरणाला कोणीही आच्छादन करू शकल नाही आज मग आज आता कोणी करीत नाही यापुढे त्याला कोणीही आच्छादन करणं शक्य त्याच प्रस्फोरण असं जस माउलीने म्हटलंय सूर्य जसा प्रत्येकाला सन्मुख असावा त्याप्रमाणे आत्मस्वरूप सर्वांना सदा सन्मुख आहे त्यातला तुम्हाला वार्तावा सदा सन्मुखतेचा त्रास आहे ू शकत नाही त्याचं थोडक्यात उत्तर आहे अज्ञानी पुरुषाला जर त्याच्या अज्ञान दशेमध्ये ही गोष्ट घडत नाही संभवत नाही तर मग ज्ञानी पुरुषाला घडत नाही काय सांगायला पाहिजे म्हणून ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने जर पुर आपण विचार केला तर आपल्याला ही गोष्ट लक्षात ही, की ज्ञानी पुरुषाला देव सदाच आहे आणि आज्ञानी माणसाला सदा तो विनमुख आहे हे विशेष रूपाने आज्ञा काय हे धरून बोललं जात भाऊ